जे कर्म फलाची इच्छा धरून अहंकार अहंकारपूर्वक व पुष्कळ आयासाने केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात तर घरी माता पित्रे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणे करीत नाही परंतु मूर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करतो किंवा तुळशीचे झाडास दुरून पाण्याचा शिंतोडा पडू देत नाही कारण त्यापासून फल किंवा पुष्प यांची प्राप्ती नाही परंतु द्राक्षांच्या झाडास दूध घालतो त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्य नित्यनैमित्य कर्मे त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही एरवी काम्य कर्माविषयी सर्व देह जरी झिजला तरी त्या त्यात नाही थोड़के असे केले असे मानतो अरे वाढीदेडीच्या व्यापारात पैसे खर्च करण्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेलं तरी त्याला पुरेसं वाटत नाही किंवा परिसाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करण्याकरता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो त्याप्रमाणे फळावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो परंतु ती थोडीच केली असे मानतो याप्रमाणे फळांची इच्छा धरून काम्यकर्मे जितके असतील तितकी यथाविधी करतो आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने वाखाणि करतो व त्या केलेल्या कर्माची जहूकडे वाणी करतो अशा रीतीने मनात अभिमान उत्पन्न झाल्यावर बाप अथवा गुरु यास मानित नाही कालज्वराने व्याप्त झालेल्या मनुष्यास जसे औषध लागू पडत नाही तसा युक्त होऊन व फलावर नजर ठेवून अगत्याने जे जे कर्म करतो परंतु कोल्हाट्याचे श्रम त्याला केवळ उदरभरणास उपयोगी पडतात तसे अतिकष्टाने कर्म करून त्याला दुसरी गायी प्राप्त होत नाही एक कणाकरता उंदीर जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरता बेडूक समुद्र ढवळतो भिक्षेशिवाय दुसरी काही प्राप्ती नत होता गारोडी तसे सापाचे ओझे वाहतो काय करावे या लोकांना खटपटच प्रिय हे असो एका कणाच्या आशेकरता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते त्याप्रमाणे स्वर्गसुखाचे प्राप्ती करता देश्रम करतात याप्रमाणे अतिदगदगीचे असलेले काम्य कर्म त्याला कर्म असे म्हणावे आता तामस कर्माची लक्षणे सांगतो ते ऐक परिणाम हानी हिंसा व आपले सामर्थ्य इकडे लक्ष न देता अज्ञानाने जे दे कर्म केले जाते त्याला तामस कर्म म्हणतात तर तामस ते हे ते होय की जे निंदेचे काळे घरच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले जे कर्म झाले असतात त्यापासून काहीच फलप्राप्ती दृष्टीस पडत नाही जशी पाण्यावर रेग असता ती निष्फळ होय किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही किंवा सोनारचे घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणचे राख फुंकीत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाही अथवा वाळू घाण्यात घातले असता जसे तिच्यापासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही अथवा भूस उफडणे किंवा आकाशात बाण मारीत अथवा वाऱ्यास धरण्याकरता फाश टाकणे या गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फल आहेत त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करून व्यर्थ होते एरवी नरदेहासारखी अमूल्य वस्तू प्राप्त होऊन आणि संपत्ती खर्च करून जे कर्म केले असता जगाला उलट दुःख प्राप्त होते ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरता त्यावर काट्यांचा फाश टाकून ओढला असता आपल्या श्रम होऊन कमलांचाही नाश होतो किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडं घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करतो त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले तरी दुसऱ्या ज्या कर्मापासून अपाय होतो माशी माशीही स्वतः गिडविते पोटा जाऊन स्वतः मरते पण दुसऱ्याला वांती करून शिणवते तर जे आपण त्या वाईट गोष्टीची आठवण करून देते बरे तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही हा पुढील विचार तर करावा पण तसे नाही न नह करता कर्म करू लागतो मासा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो अग्नी आपली राहण्याची जागा जाळून टाकतो अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू याचा विचार न करता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो तसे योग्या योग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद जे उरू देत नाही ते तामस कर्म असे समज याप्रमाणे अर्जुना गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे झाले हो ते तुला दाखल्यासह स्पष्ट करून सांगितले आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव तो याचे योगाने तीन प्रकारचा झालाय ज्याप्रमाणे एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास या चार आश्रमांच्या योग्य चार अवस्था दिसतात त्याचप्रमाणे कर्माच्या भेदाने कर्जाला तीन अवस्था येतात तर त्या तिहींपैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो ते पूर्ण लक्ष देऊ नये सर्वसंग परित्यागे निरहंकार धैर्य व उत्साह यांनी युक्त आणि कार्याच्या सिद्धीपासून अथवा असिद्धीपासून विकार न पावणारा याला सात्विक कर्ता म्हणतात तर ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा न धरता सरळ वाढतात तथापि त्या झाडाच्या सरळ भागास उत्तम सुवासत असतो किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागतो नागवेलेला जरी फळ येत नाही ती तिची पानेच उपयोगी पडतात त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत त्या नित्यनैमित्तिकर्मांच्या फळांची इच्छा न धरता दो त्यांचे आचरण करतो पण त्याला फलशून्य असे म्हणू नये कारण त्या कर्माला विफलता नाहीच म्हणून अर्जुना फळाला फळे कुठून येणार आणि ती कर्मे आदराने करतो पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघसमुदाय काही गर्जना न करता वृष्टी करतात त्याप्रमाणे परमात्माला अर्पण करण्यास योग्य होतील असे कर्मे करण्याकरता कालाची मर्यादा न सोडता देशशुद्धी साधून कर्माच्या योग्य योग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो कर्माच्या योग्य योग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधे करतो इंद्रिय व वृत्ती यांचे ऐक्य करून फलाकडे चित्तास जाऊ न देता जो नियमाची बेडी पायात बाळगतो ही अट सहन करण्याकरता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगे असावे अशाविषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता वाहतो अहोरात्र त्याविषयीच विचार करीत असतो आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देहाच्या सुखाची पर्वा करीत नाही तो आत्म झोप टाकून देतो व त्याला भूकेचीही आठवड राहत नाही आणि योगे जो जो सुखा सुखावस्था दूर दूर पळते तो तो सोने ज्याप्रमाणे आचीत घातल्यावर वजनास कमीच भरले तरी कसास जास्त लागते त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नानाप्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो ते जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवतही तुच्छ असते सहगमन करताना अग्नी तुडी टाकते, टाकते समयीमुळे उभे राहतात मग अर्जुना आत्मप्राप्तीसारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे त्याचे शरीरात जरी कष्ट झाले तरी त्यास खेद होईल का म्हणून विषय सुखेच्छा नाही हे होऊन जो देहाविषयी अभिमान कमी होतो तो तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो याप्रमाणे कर्म करीत असता एकादे वेळी ते कर्म जरी बंद पडले तरी गाळा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याचबद्दल अवघड वाटत नाही तसे कर्म राहिले असता तो यक्तींची खेद मानत नाही अथवा आरंभलेले कर्म पूर्णपणे सिद्धीच केले असताही त्याचबद्दल प्रतिष्ठा मिरवू जाणार नाही अर्जुना कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्या ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक हे धनंजयाचे चिन्हेगातील सर्व अभिमानांचे हे माहेर घरच होय विषयासक्त कर्मफळाची इच्छा करणारा लोभी घातकी अपवित्र आणि हर्षव शोक यांनी युक्त असा जो करता तो राजस म्हणून प्रसिद्ध आहे ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेडे पदार्थ टाकण्याचे उकेडा हे ठिकाण असते अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशाना टाकतात त्याप्रमाणे वस्तुत पाहिले असता ही जगातील सर्व कामाची पाय धुण्याची जागाच होय म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो आणि आपण संपादन केलेल्या पदार्थापैकी हे कवडीही खर्च न करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थावरून आपला जीव ओळून टाकतो कृपण मनुष्य आपला ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळवण्याविषयी दक्ष असतो जसा बगा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो आणि बोरीचे झाड जसे जवळ गेले असता वस्त्र अडकून गुन, गुंत गुंतवते दानगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखाडते व तिची फळे पाहू गेले असता खोलीजाप्रमाणे आंबट असतात तसे काया वाचा मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरता दुसऱ्यांचे हिताकडे लक्ष देत नाही तसेच स्वतः जे कर्मा आरंभले ते निरंतर चालण्याचा ता नेम नसतो व त्या कर्माविषयी त्या जाते मनाला कंटा देत नाही धोत्राचे फळास जशी आतून भूल व बाहेरून काढतात तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्र असतो आणि अर्जुना केलेल्या कर्माची फलप्राप्ती झाली असता त्या आनंदाचे भरात दुसऱ्यास वेडावून दाखवतो अथवा आरंभलेले कार्य फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस करता होय आणि असे खचित समज आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला कळतील असे सांगतो अजितेंद्रिय मूर्ख उन्मत्त कपटी परोत्कर्ष सहन न करना आुर्मुख चेंगट असा जो करता तेरा तामस तर अपल स्पर्शा मु समर जिन्नस कसे जयतात हे जसे अग्निश समझत नहीं अथवा अपने धारे दुसर का जीव कसा जो हे जसे शस्त्राला समझते नहीं कि आप दुसरा चो नाश कसा होते कालकूट विषाला समझत नहीं तसा धनंजया ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो ज्या ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवात सवातो त्या त्याप्रमाणे ती कर्मकर्तेवेळी यात काय या लाभ झाला याची जो काळजी बाळगीत नाही हे बघा अर्जुना ज्याच्या कृतीला व इच्छेला काही मेळ नसतो असल्या तामसकर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे आणि बैलाचे कासेस जसे गोड अगदी चिकटून राहतात तसे इंद्रियाने दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो ज्याप्रमाणे लहान मुलास हसण्यास व रडण्यास वेळ लागत नाही त्याप्रमाणे ज्याच्या कृतीत काही मेळ नसतो प्रकृतीचे स्वाधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो तसा तो कुकरमाने फुगलेला असतो म्हणून गर्वाच्या भरात ईश्वराचही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगरालाही तुच्छ मानतो आणि ज्याचे मन केवळ विषयाच्या लाटा होत ज्याचे आचरण नेहमी चोरटे वरक्रांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे आणि दृष्टी केवळ वेशांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्वारण करणारे होय किंबहुना ज्याचा सर्व कपटाचाच बनलेला आहे व ज्याचे आयुष्य जुगाराचे माहेर खरच आहे त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूप भिल्लांचे गावच होय म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये आणि दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून ज्या स्वैर उत्पन्न होते ज्याप्रमाणे दुधात मीठ मिळाले असता ते पिण्यास अयोग्य होते अथवा कितीही थंड पदार्थ जर अग्नीत घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडारतो किंवा अर्जुना कितीही उत्तम उत्तम पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले याने ऐकले किंवा पाहिले तर ते याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो म्हणजे त्याला वाईट वाटते सर्पास दूस पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विशेष होते त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर दो त्यास दुर्गुण मानतो आणि इहलौकिक कीर्ती होऊन ज्याचे देवगाने परलौकही मिळेल असे कृत ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते आणि वाईट कर्माच्या वेळेस तीच झोप विटाशीसारखी दूर राहते हे पहा द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरो होतो किंवा घोबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसा फुटतात त्याप्रमाणे पवित्र म्हणजे पर्वणी आली असता ज्याच्यावर आळस लोटतो आणि अनायास अन्यायाचे कर्म करण्याच्या वेळी तोच आळस त्याचे वागतो जसा समुद्राचे पोटात अग्नी अखंड जळत असतो तसा याच्या अंतकरणात दुसऱ्याच्या उत्कर्ष सहन होत नाही असा विषाद असतो लेंड्यांचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्तच असतो तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते आणि अर्जुना जो कल्पांताच्याही पलीकडे लाभ होईल अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो अरे जगातील लोक दे व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो परंतु ज्यापासून तृणातही लाभ त्यास होत नाही असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीच होय तो, राशी तो निशय तामस करता असे जाण याप्रमाणे अर्जुना तुला कर्म करता ज्ञान या तिहींची विविध लक्षणे सांगितली हे धनंजया गुणांच्या योगाने झालेले बुद्धीचे व धैर्याचे तीन प्रकारचे भेद तुला वेगळे वेगळे सांगतो ते ऐक आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिशयाचा चांगलेपणा ज्या बुद्धिरूपाशात स्पष्ट दिसतो त्या बुद्धीचेही तीन प्रकार, बुद्धी बुद्धी प्रकार केलेत अर्जुना अरे या सत्व रजुणाने जगातील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले पोटात अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते राखूड आहे त्याप्रमाणे जिथे तीन प्रकार नाही अशी दृश्य वस्तूत कोणती न कोणती वस्तू आहे म्हणून या गुणाने बुद्धीचे तीन प्रकार झालेले आहेत तसेच धृतीचे तीन गुणाने तीन प्रकार झालेले आहेत तेच निरनिराळ भेद त्यांच्या चिन्हा सह वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो परंतु हे धनंजया बुद्धी व धृती या दोन्ही अगोदर बुद्धीच्या भेदाची लक्षणे सांगतो तर हे सुगटा मनुष्याला या संसारात येण्यास उत्तम मध्यम व कनिष्ठ असे तीन मार्ग आहेत हे तीन मार्ग म्हणजे अकरण काम्य कर्म व निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहे आणि प्राणीमात्राला यांच्यापासून संसारभय प्राप्त होत असते हे पार्था प्रवृत्ती व निवृत्ती काय करावे काय करू नये भय कशापासून अभय कशापासून आणि बंध कसा होतो व मोक्ष कसा होतो ही जी बुद्धी जाणते तिला सात्विक म्हणतात करता या लोकी अधिकारसंमत विविधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म ते नित्यकर्मच एक उत्तम होय तेच नित्य कर्म, ते कर्म आत्मप्राप्ती रूप फलावर दृष्टी ठेवून तृषाक्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते दुस्तर अशा जन्म भयापड़ते मोक्ष प्राप्ति सुलभ करते अशा रीति ने जो सूज पुरुष कर्म करते संसार भयापस मुक्त होतेमोक्ष नित्यकर्मा पर भरोसा देवन जी बुद्धि तचरणा विषय निश्चय करते मोक्ष प्राप्ति ज्या निवृत्ति से पयावर प्रवृत्ति उभारनी है अशाया कर्मात बुडी कान न मारावी लहान लागलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर पुरात बुडणाऱ्याजवळ भोपळा असताना अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर अथवा पथ्यासह औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो किंवा माशाला जर आश्रय असला तर त्याच्या जीवास जसे भय नाही तसे या नित्य आचरण केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि हे बघ खरोखर आचरण्यास योग्य नव्हत्या अशी जी काम्यादी कर्मे जी संसारभयी उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्धपणाचा शिंतोडा आहे त्या अनाचरणीय व जन्ममारणदायक अशा वाईट कर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागऱ्यापायीस पळवतो अग्नीत जसा प्रवेश करवत नाही खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही व तापून लाल झालेला सूर जसा हातात धरवत नाही अथवा काळा नाग फुसकारे टाकीत असलेला दिसत असला म्हणजे त्या ता असत्या हात घालवत नाही व वा ज्याप्रमाणे वाघाते जाळीत कोणी जाऊ शकत नाही त्याप्रमाणे निषिद्ध कर्म केले असता महाभय उत्पन्न होईल असा त्या बुद्धीचा निश्चय येतो विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चुकत नाही तसे निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्म चुकत नाही मग निषिद्ध कर्माचे आचरण केले असता मृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी चेता त्या करते आकार्य याविषयी प्रवृत्तीनिवृत्ती रूप मापाने जो निर्णय करते तसेच ज्या बुद्धीला चांगले व वा वाईट हे स्पष्ट समजते ती सात्विक बुद्धी होय असे समजते ज्या बुद्धीच्या योगे जीव हा धर्मावा व अधर्म व आणि कर्तव्य व अकर्तव्य हे यथार्थ रीतीने जाणत नाही तिला राजेश बुद्धी म्हणतात आणि बगड्यांच्या गावात जसे दूध व पाणी एकत्रच घेतले जाते किंवा आंधळा प्रमाणे दिवस आणि रात्री यांच्यामधील भेद जाणत नाही ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेव सेवन करता येतो तोच लाकूडही कर कौन, कोरण्यास प्रवृत्त होतो परंतु त्याचा भ्रमरपणा काही नष्ट होत नाही त्याप्रमाणे धर्माधर्म रूपाने असणारी जी कार्यकार्य त्यांची निवड न करता जी बुद्धी त्यांचे आचरण करते अरे परीक्षेशिवाय मोती घेतली असता क्वचित चांगली मिळतील बाकी मिळणार नाहीत हे अगदी ठरलेले तसे निषिद्ध कर्म साहजिकपणे प्राप्त न झाले तरच राहते एरवी जेथे चांगले व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानली जातात जसे सर्व समाजास योग्य व अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंधबुद्धी ती राजसबुद्धी होय पार्था तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्माला धर्म मानणारी व अनर्थ करणारी ती तामसबुद्धी असे म्हटले आहे आणि राजा ज्या मार्गाने जातो ते चोरा जसे आडमार्ग होत राजमार्ग जसे चो चोराच्या उपयोगी पडत नाहीत किंवा राक्षसाला रात्री जसे उजारते। अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोशांचीच राज दिसते म्हणून ध्वन जवळ असताना त्याला ते नाही सारखे वाहते तसे शास्त्रात सांगितलेल्या सर्व मार्गाचे आचरण करणे ते, ते ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या खऱ्या गोष्टी खोट्या भासतात जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करते व जे गुण म्हणून आहे त्या सर्वात दोष मानते किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही ज्या बुद्धीला विपरीत भासतात त्या बुद्धीला अर्जुना कोणालाही न विचारता बेलाशक म्हणावे हे पहा दानधर्माला रात्र उचित आहे काय याप्रमाणे अर्जुना तुला बुद्धीचे तीन भेद स्पष्ट करून सांगितले आता याच बुद्धीचा कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व ही तीन प्रकारे त्या धृतीच्याही तीन प्रकारांची लक्षणे तुला स्पष्टपणे सांगतो तिकडे लक्ष दे ज्या एक एकनिष्ठ धैर्याचे धैर्याने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य समाधी कायम ठेवून करतो ते सात्विक धैर्य हो तर जसा चौर्यकर्मास अंधकार नहीं होता किता कुछ बंद पड़ते वारा एक सारा मेघनासह नहीं से होता अथवा अगस्त्य ऋषि दर्शना समुद्रा गर्जना बंद पड़ता किदय सूर्य विकास कमले अपोआप मेटत फार का संगावे गर्जना कर मदनमत्ता हत्तीला देखील उचललेला पाय खाली ठेवण्याचे सुचत नाही तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जास्ती जागी बंद पडतात अर्जुना इंद्रिये व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात प्राणाचे जे नऊ प्रकारचे भेद आहेत ते, ते सर्व मोडून व एकत्र करून त्या सुषम नानाडीच्या कोठडीत अडकून टाकते संकल्प पो विकल्प रूपी वस्त्र फेडून मन उघडे करते आणि मग बुद्धी मना मनाच्या मागे स्वस्थ बसते याप्रमाणे जो धैर्यराज मन प्राण व इंद्रिय यांच्या स्वकीय चेष्टांची भाषणे बंद पाडतो मग सर्वांचं झाडा घेऊन त्यास ध्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो परंतु चक्रवर्ती जे परमात्मा त्याच्या चा ताब्यात त्या देयीपर्यंत त्याचपासून लाच न जो धैर्यराज सोडत नाही लक्ष्मीपति भगवान श्रीकृष्ण अर्जुना असे जे धैर्य से केवल सात्विक धैर्य हो असे सब हे अर्जुना ज्यादा धैर्या ने धर्म काम व अर्थ हे तीनच पुरुषार्थ मनुष्य करते व्या पुरुषार्था आचरण समय फल की इच्छा करते राजस धैर्य हो शरीर हेच मजे स्वरूप अ स्वर्ग व संसार हाँ दोहत धर्म अर्थ काम या तीन उपाया ने वास करतो, तो काम रूपी मनोरथ सागर धर्म कामरूपी नौके घोरया साहस कर्म, सा, कर्म करते धैरयास अर्जुना राजस्व धैर्य आता तीसर तामस धैर लक्षण ज्या ज्यार दुष्ट बुद्धि मनुष्य व मज याना सोड़ित नहीं ते तामस धैर्य हो तर सर्व नीच गुणाने युक्त उत्पन्न होते को हा कापणा घड़े नो अह प्राकृत ही हिण अठे नव देने प्रयोजन का शंका ये तो पहा कि राक्षसाला ही पुण्यजन मनत नहीं राक्षसालाही पुण्यजन म्हणत नाहीत काय सर्व ग्रहात जो इंगळ निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा त्यालाही मंगळ म्हणजे शुभ म्हणतात तसा तमाला गुण हा ढसा शब्द आहे हे सुभटा अर्जुना सर्व दोषांचे वस्तिस्थान जो दो तमोगुण तो कमवून ज्या नराची मूर्ती बनलेली आहे ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडित नाही त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधी सोडत नाही आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याचे नेहमीही अत्यंत प्रीती असल्यामुळे त्याला भय सोडत नाही आणि कृतघ्न मनुष्याचे पाप जाण्याविषयी कितीही खटपट केली असता ते जात नाही तसे पदार्थ मात्राचे ठिकाणी प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो आणि रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे लसूणाची घाण जशी त्याचपासून दूर होत नाही किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडित नाही त्याप्रमाणे विषादाने याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते आणखी तारुण्य वित्त व काम यांचा जो गर्व वाहतो म्हणून त्याचे ठिकाणी मधही वास करतो अग्नि जशी तप्तता सोडित नाही जातिवंत सापाचा सळसळपणा जसा सुटत नाही अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरे असून त्याला सोडित नाही अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही तसा तमोगुणाच्या ठिकाणी मध अखंड असतो याप्रमाणे निद्रा भय शोक विषाद व मध हे पाच तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धीने जो कर्माचा निश्चय केला तो ते धैर्य शेवटास नेते सूर्य उगवल्या मार्ग दिसू लागून त्यावरून मनुष्य पायाने चालतो परंतु चालणाऱ्याने धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माचा निश्चय करते व त्याची साधनेही उत्पन्न करते परंतु कर्म शेवटास जाणण्यास धैर्याची अनुकूलता लागते ते धैर्य तुला तीन प्रकारांनी सांगितले आणि त्याच धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले ते धैर्य तुला तीन प्रकाराने सांगितले आणि त्याच धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले म्हणजे त्याला जे फळ येते व ज्याला सुख आहे तेही कर्माप्रमाणे तीन प्रकारचे आहे तर फलरूप जे सुख ते तीन गुणाने केलेले आहे त्याचा स्पष्ट भाषणाने विचार करू ते स्पष्ट कसे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यात गेले असता शब्दाचा मळ त्याला लागतो कर्णद्वारा श्रवण केले असता कर्णरूप हाताचा मळ त्याला लागतो म्हणून शब्दाचा व अवधानाचा अभेर करून ते केवळ अंतकर्णाने श्रवण कर असे बोलून देवाने त्रिविध सुखाचे वर्णन करण्याविषयी प्रस्तावना केली तीच व्यवस्था मी सांगतो आता हे भरतश्रेष्ठा ज्या सुखाचे ठिकाणे अभ्यासाने जीव रमतो वो त्याचा दुखाचा नाश होतो तेच सुखही तीन प्रकारचे आहे ते मी सांगतो एक